आप जबना आत्म्यापत्सि स्वयं सिद्ध ूप ज्यादा चिद्रुपता प्रतिपादन करता चिद्रुपत्वीन नहीं प्रकाशन को आधीन नहीं कि सर्वान प्रकाशन है स्वतमे रहोह नहीं तो स्वतः आश्रिया रहो कहत नहीं अस अंगे अस्तित्व है अंगूत जे ज्ञान है अंगूत आनंद है अंगूत जो अद्वयपन है कि जे द्वैतनिरपेक्ष है त्याच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराज असा दृष्टांत सांगतात रत्न आणि रत्नावर असलेली की म्हणजे त्याची प्रभा या दोन्हीचा जर आपण विचार केला तर बोलताना मात्र आपण असं बोलतो कि की रत्नाची कीळ रत्नाची प्रभा रत्नाचे तेज असा आपण बोलतो पण या बोलण्यामुळे त्या द्वैत निर्माण होत नाही त्या दोन लेश सुद्धा नाही पांडुरंगाचं पांडुरंग्याप्रमाणे पसरावी त्याप्रमाणे हा तेजसपुंज स्वयंप्रकाश परमेश्वर असं सांगण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी महाराजांनी हा दृष्टांत दिलेला आहे तेव्हा रत्नावर रत्नाच्या प्रभेच पांघरून असत पण हे रत्नाच्या अंगावर रत्न प्रभेचं नाम त्याच्या प्रकाशाचं किळेचं पांघरुण कोणी दुसरा घालतो काय किंवा रत्ना रत्नाचं पांघरुण त्याची प्रभा असं म्हणण्यानं त्यात दोन पण निर्माण होतो का किंबहुना रत्न म्हणजेच किळ किंवा प्रभा आणि प्रभा म्हणजेच रत्न असं आहे का की काल सांगितल्याप्रमाणे मृत्यिकेच कार्य घट आहे ठीक आहे सोन्याचं कार्यमणी आहे ठीक आहे त्यांच्यामध्ये जो कार्यकारण भाव आहे कार्यकार रत्न प्रभित है चिंतन रत्न प्रभावी रभा एक रूप है रत्ना चाहिए अंगूत रत्ना की प्रभा है अस तुम्हारा दसूर रत्न रत्न प्रभा हि गोष्ठ जारी बोलता दोन रूपाने बोल वगव्यवहार जरी दोन रीति ने हो तरी सुद्धा वस्तू मात्र एक आहे एक जिन्सी असं दिसून यावं त्याच पद्धतीने किंवा सोन्याच्या जोड़ सोन्याने सोने पण प्राप्त करून घेतल्या अगोदर जोडून घेतलं त्याची प्राप्ती करून घेतली आणि प्राप्ती करून घेतल्या जोड जोडू म्हणजे प्राप्ती करून घेऊन त्याने सोने पण आपल्या अंगावर घातलेला आहे काय सोन्याने सोनेपणाची प्राप्ती करून घेऊन त्याला जोडून मग ते सोनेपणा अंगावर धारण केले असे असं का? नाही कारण जी गोष्ट रत्नाची आणि रत्न प्रवीची आहे तीच गोष्ट सोन्याची व सोनेपणाची किंवा सुवर्ण सुवर्णत्वाची आहे सोन्याला सुवर्णत्व येण्यासाठी त्या सोन्यामध्ये व त्याच्या तेजामध्ये सोने हे सैजस इतर धातूंच्या मध्ये आणि या धातूमध्ये हा महत्वाचा फरक आहे त्याच्या ठिकाणी जो पिवळे पण आहे त्याचा जे रंग आहे त्या रंगाच व्यवहारामध्ये पाहतो त्या रंगासारखा इतरांना रंग दिलेले असतात हा त्याचा अंगभूत रंग आहे आणि तो धातू रासायनिक प्रक्रियेने फक्त स्वच्छ केला जातो तरी सुद्धा तो, तो नष्ट होत नाही हे विशेष गोष्ट आहे हे तेजा म्हणून ज्याला म्हणतात किंवा आताचे जे ऍसिड आहेत ते सगळे जर आपण वापरले आपला गोळा तयार होतो, होतो। धातू असल्याने अविनाशित अविनाशित्व पाहूनच तेजसत्व पाहूनच लोकांचा त्या सोन्यावर मोह आहे काय सोन्या इतर धातूनाच या ना त्या रोखाने झीज आहे विनाश आहे तेवढाही विनाश या सोन्याच्या ठिकाणी नाही असा हा तैजस धातू तो, तो तेजस असल्या असल्याकारणाने त्याच्या ठिकाणी असणारं जे तेज आहे ते त्याचं ते अंगभूत तेज आणि ते अंगभूत असलेल जे तेज सोनेपण सुवर्णत्व हे कुणी दुसऱ्याने आणून दिलेलं नाही त्यांच्यामध्ये सुद्धा कार्यकारण भाव नाही पण जसा प्रभेमध्ये आणि रत्नामध्ये कार्यकारण भाव नाही तसा तिथेही सोन्यामध्ये आणि सोनेपणामध्ये सुवर्णत्वामध्ये किंवा त्याच्या तेजसत्वामध्ये कार्यकारण भाव नाही आणि याला कुणी आणून दिलेलं नाही कारणाना ची अक्षा नहीं है सोनेपण नहीं सोने अगर जो परम्त्मा है हाथ परमिका जो जो अंगूत दृष्टिपण है अंगूत दृष्टिपना शब्द का अर्थ दृश्य सापेक्ष दृष्टिपण दृग्रूपाइंग मना त्याचं जे दृग्रूपत्व आहे त्याचं जे ज्ञान मातृत्व आहे हे ज्ञान मातृत्व कारणांत प्रदान केल्यानंतर प्राप्त झालेला हा प्रकाश नसून त्याचा तो अंगभूत प्रकाश असल्यामुळे तो असून तो आपल्या सत्तेवर राहतो आपल्या प्रकाशाने प्रकाशित होतो दुसऱ्याच्या प्रकाशाची त्याला गरज नाही तो उस्प्रकाश कोणाचाही घेऊन प्रकाशित होत नाही या दोन्ही बोलण्यातला तात्पर्य अर्थ असा आहे परमात्मा आणि परमात्मा त्याचं ज्ञान असा त्याच्यामध्ये भेद नसून ज्ञान म्हणजेच परमात्मा असल्यामुळे <clears throat> दृगुरुप ही त्याची स्वरूप स्थिती असल्यामुळे त्या दृगुरुपतीला महाराज म्हणतात बोलताना जरी आपण कदाचित त्याला प्रसंगाने आणि द्रष्टा म्हणालो काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा सर्वांचा द्रष्टा सर्वांचा ज्ञाचा त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होतात त्याच्या दृष्टीचा विलोप विलय कधीही होत नाही असा तो दृगुरूप आहे असं जरी आपण बोललो तरी त्याच्या ठिकाणी आणखीन असे काही दृष्टांत दिलेले चंदना आहे चंदनाचा आपण पाहतो कि चंदन हा अतिशय शीतल आहे अतिशय सुगंधी आहे चंदनाच्या बाबत अनेक गुणांचं वर्णन केलं जातं तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय कि तेल जर असं उकळत असलं आणि त्यात जर जातीमान 52 चंदनाच तेल एक थेंबर जरी टाकलं तरी त्याला शीतलता प्राप्त होते असं महाराजांनी म्हटलेलं आहे स्वच्छ त्याच्या ठिकाणी सुगंध देणं हा एक महत्वाचा गुण आहे साधू संतांच्यासाठी उपमा देताना चंदनाची दिलेली परितो उगलान राहे जाये कारण सर्वांगी सुत नव्हे तर ज्यावेळी तो आपण देवाच्या साठी म्हणून वापरतो त्यावेळी त्याला सहाण्यावर आपण उगाळतो तो स्वतः झेजतो पण आपल्याला मात्र सुगंध देतो त्याच्या काही लोक उद्बत्ती करतात किंवा साक्षात चंद नाही आणि अग्नीवर टाकतात त्यावेळी अग्नि स्वतः जळतो पण जाताना जळून सुद्धा तुम्हाला काय देतो शेवटी सुगंध देत दुसऱ्याला सुगंध देणं हा त्याचा मुख्य एकंदर स्वभाव स्वतः झिजणं लोकांना सुख देणं हा त्याचा स्वभाव अतिशय शीतल असलेला ज्ञानेकृष्ण महाराज म्हणतं हे सगळं दुसऱ्याच्या बाबतीत बोलणं ठीक आहे की चंदन दुसऱ्याला सुवास देतो दुसऱ्याला शिकलता देतो दुसऱ्यालाही सुगंधी बनवतो आपण जिल्ह्यात दुसऱ्याला सुवास देतो आपण अंगाने जळून नाहीच होऊन पण दुसऱ्याला सुगंध देतो ह्या गोष्टी जरी दुसऱ्याच्या बाबतीत संभवत असल्या तरी चंदनाला सुगंध कोणी दिला असा जर आपण विचार करू लागलो तर चंदनाला सुगंधाचं कोणी पांघरुण घातलेला आहे त्याला कोणी तो सुवास लावलेला आहे असा भाग नाही ये तो याच मोठी झाली किंवा चंदन म्हणायला लागला कि वा तुम्ही देवाला एवढा लावता मला एखादी दिवशी उठी करा मलाही शीतलता प्राप्त होईल मलाही सुगंध प्राप्त होईल असं चंदनाच्या ठिकाणी चंदनाला जो सुगंध आहे तो त्याचा लावता अंगभूत त्याचा सुवास आहे त्याला पुन्हा सुवास लावण्याची आवश्यकता नाही किंवा अमृता मला जर म्हणतात न निवडे मिठांशू अमृतीजी अमृताचा जर आपण विचार करू लागलो तर अमृतामध्ये अमृतपण म्हणून ज्याला म्हणतात त्याचं जे माधुर्य म्हणून म्हणतात त्या अमृताच्या ठिकाणी असलेलं माधुरीय माधुरी वेगळं काढा आणि अमृत वेगळं काढा असं जर कोणी शिकवलं असा कोणी जर प्रयत्न केला तर या प्रयत्नाला कधीही यश येणार नाही त्याचं कारण माधुर्य म्हणजेच अमृत अमृत म्हणजेच माधुरीय आहे त्या अमृताने कोणाला असं सांगितलं नाही कि मला कोणीतरी माधुरी आणून द्या कुणी त्याला दिलेलं नाही अमृतामध्ये आणि अमृतामध्ये असल्या अम्रुत अमृतपणात अमृतत्वात कार्यकारण भावने कार्यकारण भावाचांतून अंगभूत अमृतत्व असावं त्याच जसं माधुरी असावं ते दोन्ही जसे एकूप असावे अगदी त्याच पद्धतीने किंवा तिसरा दृष्टांत अमृत आपल्या माधुर्याची चोग येत नाही आपलं माधुरी आहे कस कसा येतो ते पाहू शकत नाही हे तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पुणे म्हणजे माधुर्य आणि अमृत याला वेगळं करता येत नाही अमृताच्या ठिकाणी अमृतत्व हे आणि अमृत आपलं स्वतःच अमृतत्व आपलं माधुर्य पाहण्याला कधी प्रवृत्त होत तीच गोष्ट गुळाच्याही बाबतीत आहे गुळ हा जो गोड आहे त्या गुळात असलेली जी गोडी आहे ही कशी आहे ती कुणी त्याला दिलेली नाही गुळ आणि गोडी यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही म्हणजे कारणांतराच्या पेक्षाने कार्यकारण भाव नाही गुळ आणि गोडी हे दोन एक रूप आहे त्याने वेगळं निवडता येत नाही आणि गुळाने आपल्या गोडीला चाखलेला असंही तुम्हाला कधी आढळत येणार नाही कधी तो आपल्या गोडीची माझी गोडी कशी आहे मी पाहतो असा गुळ कधीही म्हणत नाही का त्याच कारण गोडी म्हणजेच गुळ आणि गुळ म्हणजेच गोडी गोडी ही त्याची अंगभूत असल्या कारणाने किंवा गोडीला आकार प्राप्त झाला म्हणून आपण त्याला गुळ म्हणतो आ, गोड़ी लकार प्राप्त था आकाराला वगैरह व्यवहार करीतुस्थिति गोड़ी है तो अपने गोड़ीपण हो प्धी ने हा जो द्रष्टा है दृश्य या उभय भाव विवर्जित दृष्टा द्रष्टया ने दृश्य रूपाने अपने का अपना नो पाहिला अंगाने प्रदान परमत्मा ज्ञान मध्य गुणगुणी भाव ज्यादा तो नहीं धर्मधर्मी भाव नहीं कारण निर्धर्मको का निर्गुण गुणगुणी भाव नहीं धर्मधर्मी भाव नहीं त्याच्या ठिकाणी हा ज्ञान नावाचा गुण कोणी दिलेला त्याला प्रदान केलेला नाही परमात्मा आणि ज्ञान यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही आणि याला दुसऱ्या कारणांतराची जर असं त्याच्या स्वयंप्रकाशाचं वर्णनच केलं की ज्याचं प्रकाशन हे कोणाच्या यादी कोणाचे असणे नवीन असणे कोणाच्या अस्तित्वा वाचून त्याचं अस्तित्व असल्यामुळे आणि कोणाच्या देखणेपणा वाचून त्याचा देखणेपणा असल्यामुळे सर्वांगाने तो दृष्टीरूप असल्यामुळे ज्ञानरूप असल्यामुळे व्यवहारत परमेश्वराला ज्यावेळी माया उपाधी लागते त्यावेळी त्याला सर्वज्ञ म्हणतात त्या सर्वज्ञतेचा खुलासा करते वेळी भगवंताने आपल्या अवतारामध्ये एक खेळ खेळला त्याला लपंडाव असं म्हणतात त्या लपंडावाच्या खेळामध्ये इतर गोपाळ ज्यावेळी लपत असत त्यावेळी भगवान जाऊन त्यांना पकडून आणत असते चटकन कुठे का लपेनं परला कुठेही तो आपला गडी लपलेला असला आपला सवंगडी लपलेला असला तर त्याला शोधून काढण्याचं काम तेव्हा लवकर करीत असे सगळ्या गोपाळांनी एकदा सांगितले देवा झटकन शोधून काढतोस आहे बा काय कारण आहे तर त्या सगळ्यांनी म्हणून त्याच कारण सांगितलं देवा तुला सर्वांगाला डोळ्यात म्हणतो त्याच्या सर्वांगाला डोळे असण हे जसं त्याच्या सर्व ज्ञेचं लक्षण सांगितलं सर्वांगाला डोळे असतात डोळे असणे म्हणजे ही जे आपण पाहतो ही नजर असण याला डोळ्या असं म्हणतात ज्ञानशक्ती असणं यालाच डोळा असण असं म्हणत ज्ञानेश्वर महाराजांनी याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला ज्ञानीपुरुषाचं वर्णन करते सुद्धा एकदा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणालेले इंद्रियांची अंगणी विवेक करते त्याच्या हातापायाला डोळे असतात आपल्या डोळ्याला सुद्धा डोळा नाही आपल्या डोळ्याला सुद्धा डोळा नाही म्हणजे डोळ्याला सुद्धा नजर नाही दृष्टीने दृष्टी संपन्न असणं हे काही निराळा आहे त्याच्या हातापायाला डोळे असतात म्हणजे काय असतं हातापायाला डोळे असणं याचा अर्थ असा आहे की ना ऐकावे ते कानची वळे न घ्यावे न बारावे ते जीवची जी जीवन त्याचा उच्चार करीत नाही का न ऐकायला तयार होत नाही हा त्याला स्पर्श करीत नाही तुम्हाला आहे अभिजात पवित्रतेत आले पवित्रतेमध्ये जीवन घालवलं शेवट पवित्राना पवित्र यो मंगलांच मंगलम अशा परमेश्वर स्वरूपाला प्राप्त झाले जीवनाचं खरं पवित्र किंवा सोनं करून घेतलं त्याने अशा योग्यतेचे काही लोक असतात काही लोक असे असतात कि पूर्वी काही कारणाने मुक्त होण्यासाठी काही पश्चाता म्हणा म्हणा अनुताप म्हणा काही प्रायश्चित्त घेऊन म्हणा पुन्हा पवित्र त्याला प्राप्त होतात आणि प्रायश्चित्ताने पुन्हा पवित्र होतात हे प्रायश्चित्त महाराज म्हणतात विषय संघाने ही इंद्रिय ज्यांची बाटलेली आहे ती माणसं पुन्हा तीर्थी नाहून मजा जरी आली त्यांना एक गोष्ट आहे की पूर्वी अपवित्र होते आता अपवित्र झाले साधुरेव समंतव्य त्याबाबत तक्रार नाही पण अनुतापानंतर अनु म्हणजे पश्चात नंतर झालेला ताप म्हणजे काही कारणाने अनुताप ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की नंतर त्याला त्याच्याविषयी त्यार पश्चाताप वाटला अनुताप वाटला पश्चाताप वाटण किंवा अनुताप वाटणं एकाच अर्थ काय त्यातनं आपल्याला एवढंच सांगायचं की असा हा अनुताप आणि त्या अनुताप तीर्थामध्ये न्हाणे न्हाणे शब्दाचा अर्थ अंग धुणे नव्हे लक्षात ठेवा अंग धोणं हे निरळं आहे निराळ आहे स्त्रियांना विचारा याचा अर्थ काय म्हणजे त्या बाया तुम्हाला सांगते तुमच्या मातोश्री म्हणायच्या आज मी नाते आज मी अंग धोते आता अंग विसरण ही जी गोष्ट आहे ना तर बाद काय अंग विसरणं जे आहे हे आधुनिक लोकांचं आहे हे आपल्यामध्ये अंग विसरणं हा प्रकार नाही आपल्यामध्ये दोनच प्रकार आहेत अंग धोणे प्रकार आहे आणि दुसरा ह्या शब्दाचा अर्थ शिंदे सकटन काय मुख देशात असा अनुताप झाल्या जो पवित्र आहे ही गोष्ट निरळ्या काही माणसं अभिजात पवित्र असतात जन्माला आले ब्रम्हचर्य व्रताचं परिपालन केलं गुरुंच्या कडे अध्ययन केलं अध्ययनानंतर ब्रह्मचर्यातनं संन्यास घेतला तत्वज्ञान संपन्न होऊन विधवत संन्यास विविश दोन्ही कोणता तरी संन्यास घेऊन जीवनमुक्तीचं सुख भोगून शेवटी विदेयला प्राप्त झाले जीवनचरित्र अस्नी जी मंडळी आहे महाराज म्हणतात नायकावेते कान चिवळे कानाने अगोदर ऐकलं ते खोटा आहे असं वाटलं चुकीत आहे असं वाटलं आणि त्याचा परित्याग केला हे बाटली हातात नायकावे ते कान चिवाळी त्याला स्पर्शच करायला तयार नाही अशी त्या इंद्रियांची स्थिती असणं हा त्याच्या ठिकाणी सर्वांगाला डोळ्यात असं वर्णन केले पण हे सगळं वर्णन सोपाधिक देवाच सर्वांगाला डोळे असण म्हणजे सर्वज्ञ म्हणून वर्णन केले आता जे आपल्याला वर्णन आहे सर्वांगाला डोळे नवी डोळा म्हणजेच अंगाय मायाविशिष्ट परमेश्वर त्या मायोपाधीमुळे सर्वज्ञतेला पावतो हा भाग निरा याची जी सर्वज्ञता सर्वांगाने दृगरूप असल्या कारणाने ज्ञानेश्वरूपत्व आहे हे अन्य कुणी त्याला प्रदान केलेलं नाही त्याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही तो आपल्या ज्ञानाला पाहत नाही पाहण्याची आवश्यकता नाही पाहत नाही शब्दात अर्थ पाहण्याची आवश्यकता नाही आपण सामान्य कश्चित मानव आपण आपलं मुख अर्शा वाचून न पाहता आपल्या मुखाची आपल्याला जशी प्रत्यक्ष रूपता आहे त्याला कोणी येऊन सांगण्याची आवश्यकता नाही ही जर गोष्ट आपल्या सहज लक्षात येत असेल आपलं मुख प्रत्यक्षाचा विषय नसून प्रत्यक्ष रूप आहे त्याप्रमाणे हा आत्मा प्रत्यक्षाचा विषय न होता प्रत्यक्ष रूप आहे नाम ज्ञानरूप आहे साक्षात अप्रोक्षात ब्रह्म म्हणून ज्याचं वर्णन केले तो अपरोक्ष रूप आहे अनुभवती स्वरूप आहे तो अंगानेच द्रष्ट आहे आणि आपण जे व्यवहारात पाहतो हा द्रष्टा आणि दृश्य या द्रष्ट्याहून आणि दृश्याहून वेगळा असून अंगाने असं या तीन चार दृष्टांता ज्ञानेश्वर केले आगीचे काही किंवा आणखीन एक दृष्टांत महाराज देतात कापूर जो आहे हा कापूर स्वच्छ या कापुराला त्याच्या ठिकाणी असलेली जी स्वच्छता त्याचा त्याची जी प्रभा त्या स्वच्छतेची प्रभाव की त्या कापराला कोणी फुटे देऊन आणि मग त्याला दिलेली आहे काय त्यामुळे निर्माण झालेली आहे काय की कापूर अगोदर मलिन होता त्याला फुट दिली आणि मग त्याला स्वच्छ केला असायचा त्यातला भाग नव्हे भांड्याला कलही लावलेली नाही काय भांड्याला कलही लावलेली भांड्या अगोदर निराळ होतो पण त्याला कलही लावल्यावर ते अतिशय चमकदार दिसायला लागला त्याप्रमाणे कापराला कोणी कलही लावली आणि त्या याचा एक थर त्याच्यावर दिला आणि त्यामुळे ते जास्त उठावदार दिसायला लागलं त्याची प्रवाह असा त्याचा प्रकार नाहीये कापूर हा अंगाने स्वच्छ आहे त्याच्या स्वच्छ कोणी कोणाची फुट देण्याची आवश्यकता नाही हे ज्याप्रमाणे किंवा दुसरा दृष्टांत देतात अग्नीच्या ठिकाणी असलेली उष्णता अग्नीला कोणी उष्णता दिली आणि अमुक अमुक डिग्रीपर्यंत त्याला तापून ऊन केलं असा प्रकार नाही आहे उष्णता म्हणजेच म्हणजे स्वभाव आहे त्याची शक्ती अंगभूत शक्ती आहे उष्णता ही त्याची अंगभूत शक्ती आहे उष्ण म्हणायचं अग्नि म्हणायचं तो, तो उष्ण नाही त्याला कोणीतरी आणून उष्ण उष्णता दिली आहे तर ही गोष्ट त्या अग्नि शब्दाच्या अर्थाचा निरर्थकता त्यातली जी आहे ती सांगणार असा शब्द होऊन जाईल अग्नि शब्दाला काही अर्थ राहणार नाही अग्नी म्हटल्याबरोबर त्याच्या ठिकाणी उष्णता ही असलीच पाहिजे अग्निला ज्याप्रमाणे कोणी उष्णता देऊन त्याला तापून ऊन केलाय असा आहे काय कधी असं कधीही नाही कारण कापराचा जो उजळपणा तो वास्तविक आहे तो त्याचा अंगभूत आहे त्याला पुन्हा कुणी करावा लागत अग्निच्या ठिकाणी द्यावी लागत नाही त्याला जे मूळ चैतन्य त्या मूळ चैतन्याला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही तो स्वतःच ज्ञापती मात्र कोणाच्या देण्यामुळं तो ज्ञानी झालाय असं समजायचं कारण नाही इतके दृष्टांत ज्ञाने का देतात तर शास्त्रकारात शास्त्रकार आहे कि जे त्या आत्म्याच्या ठिकाणी असं मानतात त्याला त्यांचा दृष्टांत असा आहे की सुपारी का आणि पान नागवेली चिदित हे ती ते याच्यामध्ये तांबडा गुण कोणाचा कोणाचाच नाही पण हे सगळे मिळून ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी एक तांबडा रंग जसा नवीन निर्माण होतो त्याप्रमाणे मनाच्या संयोगाने प्रारब्ध सहित मना अदृष्ट सहित काय अदृष्ट सहित मनसंयोगाने ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की हे बोलणं चुकीच आहे त्याच कारण संयोगाने निर्माण करून त्याला दिलेला ज्ञान नावाचा नि? गुण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान हे त्याचं थिक स्वरूप आहे म्हणताना म्हटलं जातं आत्म्याचं ज्ञान आत्म्याचं ज्ञान ब्रह्माचं ज्ञान पण आपल्याला आरंभी एकदा सांगितलं होतं पुन्हा एकदा नुसता उच्चार करून जातो राहू शिरा या प्रयोगाप्रमाणे हा प्रयोग आहे राहूचे शिर राहूचे शिर नवे शिर म्हणजेच राहू जसा असावा अगदी त्याच पद्धतीने इथेही ज्ञान म्हणजेच आत्मा असल्या कारणाने तो द्यक्तीपात्र असल्यामुळं कोणी त्याला दुसऱ्याने येऊन ज्ञान देण्याची गरज नाही ज्ञान व आत्मा यांच्यामध्ये गुणगुणी त्याने त्याला जाणण्याची गरज नाही म्हणजे अन्यालाही तो विषय होत नाही व स्वतः स्वला विषय होत नाही म्हणजे त्याची त्याने स्वतःला मी ज्ञान रूप असं पाहण्याची त्याची पण त्याला आवश्यकता नाही असा द्रष्टा दृश्य या भावाहून वेगळा अंगाने ज्ञान मात्र असल्यामुळे ज्ञामुळे दुसऱ्याने त्याला ज्ञानेश्वर महाराज हा एक मार्मिक दृष्टांत आपल्याला देतात तुम्ही या वेलींचा एकंदर वाढ विस्तार बघा काही वेली खरोखरीच अतिशय उत्तम पद्धतीने वाढतात त्या वेलींची रचना करावी तशी होते आणि ही जे वेली मोगरा तो तर खरोखरीच अति वाढतो ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मोगऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत एक प्रकार असा आहे तो बट मोगरा आहे त्याची वाढ ही उंची फार नसते एक ठराविक मध्ये त्याच्या पुढे तो वाढतो आणि इथे लावलेली जी वेली आहे ही वेली अशी आहे ते आपण जर इथे पुण्यात लावली तर अर आळंदी लावा आळंदीत लावली तेच नागपूरपर्यंत जाऊ शकते कुठं पर्यंत तुम्ही घेऊन जा दिल्लीला घेऊन जा गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत जाऊ शकते फक्त एक मांडव लागतो ही वेली वाढताना एका विशिष्ट पद्धतीने वाढली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही वाढणारी वेली ती एका विशिष्ट पद्धतीने वाढली ती कशी वाढली ती एका विशिष्ट पद्धतीने असा गुंडाळा होत होत होत वाढली तिच्या गुंडाळा होण्यामध्ये त्या गुंडाळण्याने ती सहजच न करते न करते विण जा असा आहे की करण्याचा उद्देश नव्हता आपण गुंडाळून एका घराची आकृती निर्माण करावी असा तिचा उद्देश नव्हता ज्या प्रमाणे गुणाक्षर महाराजांनी लिहिले तो जो भ्रमर असतो तो ते आपल्या त्याच्या स्वभावाने तो तो लाकूड कोरीत आला पण त्या कोरण्याच्या ह्याच्यामध्ये सहजच ग अक्षरासारखं कोरलं जात त्याला अक्षराच सादृश्य निर्माण होत म्हणून तो काय अगदी मुद्दाम घ अक्षर द्यायला बसला होता आणि त्या पद्धतीने त्याने ते अगदी चित्र काढून बरोबर असं केले अशातला भाग नवे आता जर एखाद्याला सांगितलं तो या लाकडावर एक चित्र काढून नेत्रागुज होतो पेन्सिलने चित्र काढील त्या पद्धतीने मग तो तो असेल तसा तो घोंगा त्याप्रमाणे विचार करीत बसलाय का तसं नव्हे तो करताना न करता गुणाक्षर जसं त्याच्याकडून निर्माण व्हावं त्या पद्धतीने ही वेली आपल्या स्वभावाने सहजतेने गुंडाळली जाते आणि घर करण्याचा हेतू नसताना त्याला म्हणायचं न करता न करण्याचा म्हणजे करण्याचा उद्देश नसतानाही ती घर तयार करत आणि एक उत्कृष्ट असं घर तयार होतं तुम्ही जर थोडासा विशेष आकार सुरुवातीला दिला ना काही आधार न देता ती एकदा टिकली तर खरोखरीच असं घर तयार होऊ शकतं वेलीला आणि अशी ही वेली ती गुंडाळण्याच्या रूपाने जशी आपण स्वतः घर करते घर करण्याचा तिचा उद्देश नसतो त्या घर करण्याकरता दुसऱ्याचा काहीही तिथे काडी मात्र संबंध नसतो ती गुंडाळण्याच्या रुपाने स्वतः आपल्या स्वतःच्या वेढण्याच्या रुपाने आपल्याला स्वतःला एक घर करून ठेवते ते घरही आपणच होते त्या घरात राहणारी तीच होते राहते ही तीच इतकंच नव्हे एवढं सगळं करूनही त्या वेलीच्या एक पणात येत बदल होत नाही आतापासून इथेपर्यंत सगळी वेलीच हजार ठिकाणी गुंडाळलेली दिसली हजार ठिकाणी अशी ती वळणं घेणारी असली तरी तेवढ्या वळणाच्या आकाराने आकाराला पावलेली वेली जशी एकत्रिक असते उलट तिच्या त्या एकत्वात तिच्या त्या एकपणात येत बाध होत नाही कोणालाही विचारलं की एवढं मोठं घर तयार झालेलं आहे या घराला दगड लागतात विटा लागतात त्याचे त्याचे वेगवेगळे ठराविक आकाराचे लागतात पुन्हा ते एकंदर एकमेकावर चिखलून राहण्याकरता मध्ये काहीतरी स्नेह लागतो त्याला काहीतरी पदार्थ लागतात मग ला काही लागत नाही म्हणून तिच्या एकपणाला ज्याप्रमाणे बाधा येत नाही घर व घरात राहणारी जशी वेली काही न होता याच्यामध्ये मात्र रेख मारून ठेवायची मुख्य वर्म त्यातलं आहे काही न होता ती घर आणि घरात राहणारी होते काही न होता म्हणण्याचा अर्थ असाय ती घरही गोर होत नाही राहणारी होत नाही हे सगळं आपण सांगायचंय आपण बोलायचं आहे ना ती घर आहे ना ती घरात राहणारी आहे घर आणि घरात राहणारी न होता जशी तीच होते वेलीच असते त्याप्रमाणे परमात्मा द्रष्टा दृश्य आणि दर्शन काहीही न होता अंगाने एकरूपच असतो त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये यत्किंचित बाधा होत नाही दुर्गुरु परमात्मा आपल्या महिमेत असतो जसा आहे तसा राहतो त्याच्या एक पण प्रकारचा बाधा येत नाही आणि दृश्य व द्रष्टा या रूपाने प्रतीती येते एवढे एवढी मात्र गोष्ट की तुम्हा आम्हाला द्रष्टा आणि दृश्य रूपाने प्रतिती येते तरी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात द्रष्टा आणि दृश्य रूपाने जरी तुम्हाला प्रतिती येत असली जशी त्या वेलीची घर रूपाने तुम्हाला प्रतिती यावी त्या घराची रचना आहे करणारी तीच आहे राहणारी तीच आहे घरही तीच आहे हे जसं लक्षात यावं त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांच्यामध्ये अनुस्थित ओवण जर कोणाची असेल तर दृगुरु परमेश्वराची ओवण असल्या कारणाने परमेश्वराची जर सत्ता काढून घेतली तर द्रष्टा दृश्य आणि दर्शनाला या त्रिकुटीला सत्ता नाही नवे नवे ते नाहीतच ज्याला सत्ता नाही ज्याला अस्तित्व नाही त्याला वस्तुत्व नाही त्याला आहे म्हणण्यात काय हशीलय असं विचारी माणसाच्या सहज लक्ष यावं हा त्यातला एकंदर तात्पर्य म्हणून काही न होता मूळ स्वरूपात बिघाड न होता आत्मा जसाचा तसा द्रष्टा एक रूप असतो आणि सर्व तोच बनतो या दृष्टांताचं मुख्य तात्पर्यही आहे की द्रष्टा तोच दृश्य तोच दर्शन तोच नवे नवे दृश्य द्रष्टा आणि दर्शनाच्या त्रिकोट्या अनंतरूपाने निर्माण झाल्या अस्तित्व नाही त्याच कारण त्या दृगुरुप सत्तेने त्या सत्तामान झाले असल्या कारणाने त्यांना स्वतंत्र सत्तेचा अभाव असल्या कारणाने प्रतितीपेक्षा त्यांना जास्त अस्तित्व देण्याची आवश्यकता नाही आणि मूळ चैतन्यामध्ये येत किंचित बिघाड होतला आणखी एक दृष्टांत ज्ञानेश्वर की प्रभेच्या उत्कर्षामुळे उत्कर्षाने पावलेली आहे असा जर आपण दिवा घेतला तर तो, तो दिवा आपल्या स्वतःच्या प्रभेने आपल्या प्रभेच्या भास्वरतेने प्रकाशमान झालेला दिसतो म्हणून त्याला कोणी दुसरा आणून देतो काय का आपल्याच अंगच्या प्रवीने जसा प्रकाशमान असतो त्याप्रमाणे चैतन्य आपल्या स्वतःच्या व्याप्तीने नाम स्वतः गिवसीला शब्द वापरला गिवसीला म्हणजे आपल्या स्वतःच्या व्याप्तीने संपन्न असलेला जे चिद्रुप स्फूर्त प्रकाशित होत त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची काय गरज आहे तो चिद्रूप असल्या कारणाने स्वतःच स्वतः या रूपाने स्फुरत असतो म्हणजे स्फुरणे प्रकाशित होणे चैतन्य स्वतःच चिद्रूप असले चैतन्य म्हणजे ज्ञान ज्ञान हे स्वतःच ज्ञानरूप असल्यामुळे त्या ज्ञानाला आता उसण्या ज्ञानाची आवश्यकता नसल्यामुळे दृश्य असो द्रष्टा असो अगर दर्शन असो या तिन्ही भान या त्रिपुटीच भान हे त्या चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी चैतन्याच्या प्रकाशानेच ही त्रिपुटी प्रकाशित होत असल्यामुळे त्याच्या स्फूर्तीनेच तरी प्रकाशित होते जर मूळ स्फूर्ती नसेल मूळ चैतन्य जर ज्ञानरूप नसेल तर ही त्रिपुटी प्रकाशित होणार कशी दादाने एक दृष्टांत असा दिलाय की कि आपण दिव्याच्या समोर जर वाचायला बसलो तर आपल्यापर्यंत येऊन प्रकाश पोहचल्यानंतर जर एखादा विचार करू लागला की माझ्यापर्यंत प्रकाश आला ही गोष्ट खरी पण मूळ ज्योती प्रकाशमान आहे का नाही दादा लिहिता चार ते तुझ्यापर्यंत प्रकाश पोहोचलाय त्याचा अर्थच असाय की मागची ज्योत आहे ती स्वतः प्रकाशमान आहे ती प्रकाशमान असल्याशिवाय इथपर्यंत प्रकाश आला कसा हे जस लक्षात घ्यावं अगदी त्याच पद्धतीने मूळ जो अधिष्ठान परमात्मा आहे तो दृगरूप असल्यामुळे तो स्फूर्ती रूप असल्यामुळे त्याच्या स्फूर्तीने तर या त्रिपुटीच्या ठिकाणी प्रकाशन घडलं असं घडत असल्या कारणाने जिथे जिथे म्हणून तुम्हाला लक्षात येईल की स्फुरण आहे ज्ञान आहे तर स्फुरण हे म्हटलं की ज्ञान म्हटलं की फक्त चैतन्य दुसरीकडे ज्ञान ही गोष्ट जगात विश्वास कुठेही ज्ञान म्हणजे चैतन्य स्फूर्ती म्हणजे चैतन्य चैतन्या व्यतिरिक्त स्फूर्ती नाही स्फूर्ती व्यतिरिक्त चैतन्य नाही असूच शकत नाही स्फूर्ती हे जर त्याचं स्वरूप आहे तर दुसरीकडे स्फूर्ती नाम ज्ञान असेल कसं चैतन्य म्हटलं की ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान म्हटलं की चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे चैतन्य आणि ज्ञान एकरूप असल्यामुळे त्या स्फूर्तीमुळेच द्रष्टा दृश्य आणि दर्शने प्रकाशित होते त्यांच्या ठिकाणी ती स्फूर्ती असते त्या चिद्रूप सत्तेविना परमेश्वराच्या अस्तित्व नाही या त्रिपुटी प्रकाशन होणार नाही त्या चैतन्याच्याच ठिकाणी हे ज्ञान असल्यामुळे त्याच्याच स्फूर्तीने सर्व प्रकाशित होतात सर्वांचं प्रकाशन होऊनही ते चैतन्य यांच्या विना अंगाने स्वयंप्रकाश यांच्या विना म्हणजे या त्रिकुटी विना सत्तेने ते प्रकाशित होतात स्फूर्तीने प्रकाशित होतात सत्तेने अस्तित्वाला पावतात त्याच्या सुखाने सुखाची प्रती संतोष निर्माण होतो त्याच्यामध्ये तो द्रष्टा दृश्याला पाहतो पाहतो तो प्राप्त होतो हो सगले व्यवहार जरी घड़त असले घड़े सत्ते घड़ता प्रकाशाने घड़ा स्फूर्ति ने घड़ा त्याच्या सत्तेने सत्तामान होऊन त्याच्या स्फूर्तीने प्रकाशित होऊन सर्वांच हो प्रकाशन जरी होत असती वाचून अंगाने तो स्वरूप असल्या कारणाने ते चैतन्य यांच्या वाचून राहू शकत कारण अंगाने सत्तामान आहे अंगाने स्फूर्ती स्वरूप आहे म्हणून अंगाने चिद्रूप आहे अंगाने सद्रूप आहे अंगाने तो आनंद आहे आणि त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही असा तो परमात्मा असल्या कारणाने महाराज म्हणतात या सांगितलेल्या प्रकाशाप्रमाणे आहेच आहे हा या म्हणण्याचा अर्थ आहे ऐसे आपण आपुले निष करावे हे निर्मिती करीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि आपणच आपल्या स्वतःला निरीक्षण करावं असा जो एक हेतू त्या हेतू वाचून निरीक्षण तो निरीक्षण प्रथम निरीक रूपाने करावं किंवा इच्छा किंवा प्रत्यक्ष कस निरीक्षण करण्याची आवश्यकता होताही त्याला आवश्यकता नाही सोडत आहे असिम रूपाचं त्याच पाहणं आहे आपलं जे पाहणं आहे आपलं क्रिया रूपण्यामध्ये क्रियामध्ये कृत्रिम आहे परमेश्वराचं जे पाहण्या रूप आहे त्याच जे ज्ञान आहे ते असं आहे ते आहे त्याच्या ठिकाणी या त्रिपोटीचा प्रेकालिक अत्यंत अभाव आहे आणि ज्ञानमात्रता मात्र कायम आहे आणि त्या ज्ञानमात्रतेमध्ये आत्मभागी तो व ज्ञानमात्र भरीव ज्ञानमात्रता आहे त्या ज्ञानमात्रतेमध्ये स्वर्गता भेदाची शंका सुद्धा नाही असा जो सदाता, आता सर्वत्र ज्ञान मात्र असलेला क्षणभर क्षणभर शब्दाचा निर्माण झाली किंवा लिलेने द्रष्टा दृश्य दर्शन यांची त्रिकुटी जरी आली प्रतितीला आली ती अस्तित्वात आली त्रिकुटी आपल्या प्रतीला आली त्रिकुंटीमध्ये दृष्ट द्रष्टा यांच्यामध्ये दर्शनाचा व्यवहार घडला गड़ा। तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेवढा सगळा व्यवहार घडला असला तरीही मूळ जे चैतन्यूत ओळख आणि त्या दोघांच तो अधिष्ठान आणि त्या दोघांचं तो अधिष्ठान असल्यामुळे त्यांची त्या त्याची त्या दोघांमध्ये व्याप्ती आहे पण त्या दोघांचं अस्तित्व याच्या असण्यावर अवलंबन त्या दोघांचं प्रकाशन याच्या स्फूर्तीवर अवलंबून आहे त्या दोघांच्या मध्ये संतोषाचा व्यवहार वा संतोष याच्या संतोषावर अवलंबून याच्या आनंद रूपतेवर अवलंबून आहे आणि असा असल्या कारणाने व्याप्त असला हे दोघे प्रतितीला आले क्षणभर नीला म्हणून यांची प्रतिती झाली व्यवहार वा झाला तरी सुद्धा मूळ जे मात्र चैतन्य ते सम व्याप्त असून दृहरूपतेने निर्विकार आहे जसच्या तसं जो ते तो राह त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही ही मात्र गोष्ट खात आहे चंद्राची स्फूरतेचा आणखीनिक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी दिला तो असा देखणे आणि न देखणे या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या ठिकाणी नाही देखणेने न देखणे देखणे आणि न देखणे हे परस्पर सापेक्ष भाव असल्या कारणाने परमात्मा निरपेक्ष देखणा निरपेक्ष देखण्याचा अर्थ ज्ञान मात्र पण देखणं आणि न देखणं हा जो व्यवहार आहे हा परस्पर सापेक्ष असल्या कारणाने कसा हा व्यवहार आहे हा अंधार आहे हा उजेड आहे हा जो एक एकमेकांच्या विषयी उणेपणाचा प्रकार आहे दादा त्याच्याकडले समविषमतेचा जो हा व्यवहार आहे त्या चंद्राला विचार हा अंधार आहे हा विजेड आहे हा जो एक म्हणून चंद्र म्हणतोतेची भावना माझ्या ठिकाणी त्या प्रकारची घाटक पडत नाही है, हा विजेड आहे हा विधार हा विचार हा माझ्या ठिकाणी स्वतः त्या जमीन विवर्गित आहे त्या जमीन होणे हा आंधाराने उद्या उदा माझ्या ठिकाणी होतो ते वेळा असं घडत की त्याच्या ठिकाणी त्याचं स्मरण असं रस्त्याने हत्तीचा कुत्रा लावलं तर त्या हत्तीला त्याचं स्मरण कारण देख न आणि या त्रिक उभं करून त्या दृश्याच्या दर्शनाच्या साठी आपल्याकडे दृष्टेपणाला पाहिलं म्हणलं का दृश्याची उभारणी केली दर्शनाची उभारणी केली आणि आपल्याकडे द्रष्टेपणाच्या द्रष्टाने दर्शन या त्रिक उभारणी करणं आणि उभारणी करून आपल्या दृष्टीमध्ये मात्र आपण घ्या मालकालाही काम करावं लागत नाही एखाद्या नाटकाच्या कंपनीचा मालक भावने एखादा आजारच करतो कुणी काय मोहनत जातो काही रविवार जातात काय काय प्रधाना द्यात राष्ट्रपती रिक्काच असतो त्याला घेऊन जसं नाटक करावं मी नाटक करण्याचं काम करणारा सगळ्या नाटकात मालक तो आणि त्या नाटकामधलं पंतप्रधानाचं पाठ घ्यायचं काम आपण कटायचं आपण त्याच्यामध्ये होती त्रिकुटी की उभारणी करायची आणि त्या उभारणी करून त्याला पाहिजे न देखणे ही स्थिती आहे की की जी अवस्था आहे ती अवस्था त्याप्रमाणे आता आपण पाहिलं की अंधाराने विभीड प्रकाश हे परस्पर विरुद्ध आहेत चंद्राला तुला परमेश्वराला विचारलं तुलाही त्रिकोटी वाटते का तुम्ही तुम्हाला ही त्रिकोटी वाटत माझ्या ठिकाणी तुम्ही काय त्रिपुटी मला माहिती त्याच्या गावावर त्याची वाटा वाटत नाही त्याच कारण हा देखणे आणि न या दोन्ही गावांचा जर आपण विचार केला ते गणित होणाऱ्यानंतर त्रिपुटीची उदाहरणे बघित आहे कालांतराने ती उदाहरणे आपलं मात्र स्वतः गुरुपासल्यामुळे ज्ञानरूपल्यामुळे ते न चालतणार एक सरकार राहतो आपण एक सरकार झालो वृद्धतेला पाहिलं अपक्ष लागली विरोधी अवस्था प्राप्त असे विचाराला आपण पाहतो आपला हे करू शकत असतो एक सारखा असतो निक्षण स्वरूपाचा असतो आलेचणारा विरोध असलेला हे राहणारा आणि आता सांगितलेला वर उपयुक्त वर सांगितलेला वे तो आरंगीतच होता आता सरा सदृ राही कोणाच्या आपल्या वाचून आपणारा आणि दृभ्र आहे